ओम नमो भगवते वासुदेवाय कर्म योगो नाम संध्या मावळवीत विश्वाभासु नवल उदय ला चंडांशु अदयाबजी निकाशु आता जगत संबंधीच्या ज्ञानला नाहीसा करणारा म्हणजे बाधित करणारा व अद्वैत स्थिती रूप कमला विकास करणारा हा श्री गुरु निवृत्ती रूपी आश्चर्य कारक सूर्य उगवला आहे हा सूर्य आश्चर्य कारक आहे कारण लौकिक सूर्य हा उगवला असता जगताचे प्रकाशन करतो व द्वैत वाढवतो आणि हा श्री गुरु रूपी सूर्य जगदाभास नाहीसा करतो व अद्वैत स्थितीचा विकास करतो त्याला आता आम्ही नमस्कार करतो जो गुरुरूपी सूर्य मायेच्या रात्रीचा नाश करून ज्ञान व अज्ञान रूपी चांदणी नाहीशा करतो व ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या चांगल्या निरभ्र दिवसाची जोड करून देतो जेने जेणे ये सबळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहा ही अविसाळे प्रकाशित होणार्या प्रातकाळी आत्मज्ञान रूपी दृष्टी प्राप्त होऊन जीव रूपी पक्षी मी देहा है देह आहे अशा समजुतीची घरटी टाकतात लिंग कमळाचा पोटी तयाचित भ्रमराचा बंदीमुक्षु जयाचा उदयला होय ज्या श्री गुरु रुपी सूर्याचा उदय झाला असता लिंग देहारूपी कमळाच्या पोटात अडकल्यामुळे नाश पावणाऱ्या जीव चैतन्य रूपी भ्रमराची त्या लिंग देहारूपी कमळाच्या बंधना पासून सुटका होती शब्दाचिया आसकडी आकडी भेद नदीचा दो थडी आरडा विरह वेडी बुद्धी भेदू भेदरूपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्राधिकांचा असंगतपणा हीच कोणी अडचणीची जागा त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने वेडी होऊन बुद्धी व बोध हेच कोणी चक्रवाक पक्षी ओरडणारे तया चक्रवाकांचे मिथून सामरस्याचे समाधान भोग विजो चितगन बोध जो, जो चिदाकाश रुपी श्री गुरु ऐक्याचा आनंद भोगवतो जेणे पाहाली ये पहाटे भेदाची चोर वेड फेटे रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी ज्या गुरुरुपी सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी भेदाची चोरवेळ नाही होते व प्रवास करणारे आत्मप्राप्तीचा मुक्काम गाठण्याकरता ध्यानाधिकाचा अभ्यास करणारे साधक आत्मानुभवाच्या वाटेने निघतात जया नी विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांत फुणगे दिपले जाळीती दांगे संसाराची विवेक विवेकरूपी किरणांच्या संबंधाने बुद्धीरूपी सूर्यकांत मण्या निघालेल्या ज्ञान ज्ञानरूपी ठिणग्या पेटल्या असता त्या संसाराची जंगले जाळून टाकतात ज्या याचा रश्मी पुंजु निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महा सिद्धीचा पुरु ब्रम्ह स्वरूप रूपी माळ जमिनीवर ज्याच्या प्रखर किरणाचा समुदाय स्थिर झाला असता त्या ठिकाणी अष्टमहा सिद्धी रूप मृग जळाचा पूर येतो तो, तो प्रत्येक बोधाचिया माथया माथया तेचा मध्या आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते ब्रह्मिय आहे अशा या मध्यान्न शिष्याच्या अंतर्मुख वृत्ती रुपी माथ्यावर श्री गुरुसूरी आला असता शिष्याची आत्मस्वरूपाविषयी भ्रांती हीच कोणी छाया ती शिष्याच्या आत्मानुभव रुपी पायाखाली दडते म्हणजे नाहीशी होते तेव्हा विश्व सहिते कोणी अन्यथा मती निद्रे सांभाळी नुरेची जेथे माया त्यावेळी जर मायारूपी रात्र चरत नाही तर त्या रात्रीतील विश्वाभास रूपी स्वप्ना सहित विपरीत ज्ञानरूप निद्रेचा कोण सांभाळ करणार आहे म्हणजे याची आठवण कोण ठेवणार म्हणून अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदा बोला म्हणून त्या अद्वैत ज्ञान नगरात ब्रह्मानंदाची रेलचेल होते आणि मग त्या आनंदानुभवाची देवघेव कमी पडायला लागते किंवा प्रकाशे नि फार काय सांगावे ज्याच्या म्हणजे श्री गुरुसूर्याच्या प्रकाशाने अशा अशा प्रकारे मोकळे कैवल्य म्हणजे केवल स्वरूप रूपी उत्तम दिवस सदा प्राप्त होतो जो निज धाम व्योमी पूर्वादीपरूपी आकाशाचा राजा आहे तो आपल्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे परंतु तो उगवल्या बरोबर म्हणजे अनुभवाला आल्याबरोबर तो पूर्वादी दिशांसह उदय व असताचा ठाव ठिकाणा नाहीसा करतो न दिसणे दिसणे नसी माळवी दोही झाकिले ते सैवी काय बहु बोलनासह नाहीसे करतो वया दहोनी म्हणजे ज्ञान व अज्ञान यानी ते झाकलेले स्वरूप आहे ते ज्ञाना ज्ञानातीत स्वरूप चहुकटे प्रकट करतो फार काय सांगू तो सर्व प्रात काळच वेगळा आहे जो अहो रात पैल कडू कोणे मारतंडू, जो सुरवाडू, प्रकाशाचा जो रात्र व दिवस या सापेक्ष भावापली कडला केवळ प्रकाशरूप ज्ञान सूर्य आहे व जो प्रकाशाशिवाय प्रकाशित होणाऱ्या पदार्थाशिवाय प्रकाशाचा सुकाळ आहे तो ज्ञानरूपी सूर्य कोणी पाहावा म्हणजे कोणी जाणावा तयाचित सूर्य श्री निवृत्ती आता नमो मनो पुढती, म्हण पु येई जतसे स्तुती बोलाची या श्री गुरुंची शब्दाने केलेली स्तुती ही बाधक होत असल्यामुळे त्या निवृत्ती रुपी ज्ञान सूर्याला आता वारंवार नमस्कार करतो असे मी ज्ञानदेव म्हणतो देवाचे महिमा न स्तुती तरी जे चांगा जरी स्तव्य बुद्धिशील या जाईजे का गुरुचा महिमा पाहिला असता जर स्तव्य बुद्धी स्तवन करणारा लयाला जाईल तरच स्तुती चांगले पणाला येईल अभिप्राय असा कि जेव्हा स्तव्य स्तविता आणि स्तवन ही त्रिपुटी श्री गुरुच्या स्वरूपात लयाला जाईल तेव्हाच श्री गुरुच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल जो सर्व नैनी वा मौनाची या मिठी वाजे काहीच नहोनी आणि जे आपण या जो काही न जाणल्याने जे श्री गुरु जाणले जातात व मौनाला नाहीसे करून म्हणजे मौन ही कल्पना टाकून ज्यांचे वर्णन केले जाते व आपण काही न होऊन जे श्री गुरु आपल्या ठिकाणी आणता येतात म्हणजे जीव शिव अथवा ब्रह्म वगैरे काहीच अहंकार आपण न घ्यावा तेव्हाच जे श्रीगुरु आपल्या ठिकाणी वास्तव्य करण्यास येतात जया तुझी उद्देशा पश्चंती मध्यमा पोटी सुनी परेसीही तुझी स्तुती करण्याच्या हेतूने मध्यमा व पश्चंती या वाचा पोटात घालून नंतर परेस वैखरी विरते म्हणजे नाहीशी होते तया तू मी सेवकपणे लेव बोलके या स्तोत्राची लेणे हे उपसाहा वेही म्हणता उणे अद्वयानंदा असा जो तू त्या मी नात्याने शब्दांनी अलंकार घालतो तर ते माझे करणे सहन करावे हेही माझे म्हणणे अह अद् आणणारे परी रंग अमृताचा सागरू देखील पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणे परंतु दरिद्री पुरुषाला अमृताच्या सागराचे दर्शन झाल्यावर त्याचे म्हणजे त्यास अतिहर्ष होतो व त्या हर्षाच्या भरात त्या अमृत सागराचे योग्य आदरा तिथे कसे करावे याचा त्यास, त्यास विसर पडतो आणि मग तो त्या अमृत सागराला भाजीपाल्याची मेजवानी करण्यास धावतो ते थशा कोही किर बहुत म्हणावा तर याचा हर्ष वयगुचितो घ्यावा उजळोनी दिव्य तेजा ते, ते भक्तीची पहावी अशा स्थितीत त्याचा भाजीपाला देखील खरोखर पकवाना प्रमाणे फार किमतीचा समजावा व केवळ त्याच्या भाजीपाल्याकडे न पाहता अमृतसागराच्या दर्शनाने त्याच होणाऱ्या आनंदाकडेच लक्ष द्यावे सूर्याला काडवातीने ओवळण्यात काढवातीकडे लक्ष न देता सूर्यने त्या ओवळणाऱ्याची भक्तीच पाहावी बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणाची के आहे परी येरी माये म्हणून तो बालकाला जर योग्य काय ते कळेल तर मग बाळपणच कुठे आहे त्याच्या अज्ञानपणाने कोणाचाही संतोष वाटणार नाही परंतु जी बाई त्याची आई असते तिला खरोखरच संतोष होतो हा गा भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परत सर अहो गावातील घाणीने भरलेले ओढ्याचे पाणी गंगेला तुडवीत येऊन मिळाले तर त्याला गंगा बाजूला सर असे म्हणते का मी भृगूचा कैसा अपकारू की तो मानोनी प्रियोपचारू तो शेची महाराज भृगूचा अन्याय कसा चीड आणण्यासारखा होता पण भृगुने मारलेली ती लात हा प्रेमाचा उपचार समजून भगवान तो लता प्रहार म्हणजे गुरुचा अनुग्रहच आहे असे मानून संतोष पावले नाहीत का कि अंधारे खतेले अंबर झाले या दिवस नाथा नाथासमोर तेने सर म्हणितले काय अंधाराने भरलेले आकाश सूर्या समोर आले असता सूर्याने त्यास पलीकडे सर असे म्हटले आहे का त्याप्रमाणे भेद बुद्धीच्या त्या बुद्धी ताजव्यात एका पारड्यात सूर्याची उपमा व दुसऱ्या पारड्यात तुम्हाच म्हणजे श्री गुरु न घालून तुमचे वजन केले महाराज ते आपण एक वेळ सहन करावे जिही ध्यानाचा डोळा पाहिला सी, सी, जे सी वेदा वाहिले तयासी ते आम्ही ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिले व ज्या वेदाधिकांच्या वाचे कडून तू वर्णन केला गेला आहेस त्यांना जे सहन केले ते आम्हालाही करध जसे सहन केले तसे तुम्ही आमचेही अपराध सहन करी मी आजी तुझा गुणी लाचावलो अपराधू भलते करी परी अर्ध धणी हा जरी अपराधच आहे तरी सुद्धा मी तो अपराध मोजणार नाही त्याबद्दल तुम्ही वाटेल ते करा तुम्ही अपराध सहन करा अगर करू नका पण मी अर्धपोटी कधीही उठणार नाही म्हणजे माझी तृप्ती होईपर्यंत मी तुमचे वर्णन करीन मी या गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे वाणू लाधलो ते दुने नेव मी गीता या नावाने तुझे प्रसादामृत सेवावे म्हणून मी ते वर्णन करू लागलो ते माझे दैव दुप्पट जोराने उत्कर्षाला पावले माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू महाराज माझ्या वाचे ने सत्य बोलण्याचे पुष्कळ कल्पर्यंत केले त्या तपाचे जे फळ फार, त्या फळाचे हे गीता व्याख्यान रुपी मोठे माझ्या वाचे प्राप्त झाले पुणे असाधारणे ती ये तुझे गुणवानने देऊनी मज उर्णे लोकोत्तर पुण्यकर्माचे आचरण केले त्या पुण्यकर्मानी तुझे गुणवर्णन करणे मला देऊन ती पुण्यकर्मे आज ऋणमुक्त झाली जी जी विवाचा आडवी आत उडलो होतो मरण गावी ते अवदसाची आघावी फोडिली आजी महाराज जीवदशेच्या रानातील मरण रूपी गावात सापडलो होतो तेथे माझी फार दुर्दशा उडाली होती ती सर्व दुर्दशा आज तुम्ही नाहीशी केली जे गीता येणे नावे नावाणी जे अविद्या जिनोनी दाटुगी ते कीर्ती तुझे आम्हा जोगी वानाती गीता या नावाने नावाजलेली आहे आणि जी गीता अविद्या जिंकून बलिष्ठ झाली आहे ती गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला वर्णन करण्या योग्य झाली आहे पै निर्धना घरी वाणी बसे महालक्ष्मीची येऊनी बैसे तया ते ऐसे म्हण ये का दरिद्री पुरुषाच्या घरी सहज कौतुकाने का महालक्ष्मी जर येऊन बसेल तर त्याला दरिद्री पुरुष असे म्हणता येईल काय आले आ, तो अंधारूची जगाय या प्रकाशून अथवा अंधाराच्या जागी दैव सूर्य आला तर तो अंधारच या जगाला प्रकाश होणार नाही का जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणू हि दशा नधरी तो भावाची ये भरी नभेची काय ज्या देवाचे थोर पण पाहिले असता एवढे मोठे विश्व पण ते परमाणू च्या हि योग्यतेला येत नाही तो भक्तांच्या भावासारखा होत नाही का तैसानी गीता वाखाणी हे ख पुष्पाची तुरंबणी परिसमर्थे तुवा शिरयाणी लीते। त्या मी गीतेचे हे आकाश वास आहे परंतु तुम्ही समर्थानी ती आवड पुरवली म्हणून तुझेनी प्रसादे मी गीता पद्ये अगाधे निरूपीन जी विषदे ज्ञान देव म्हणे म्हणून महाराज तुमच्या प्रसादाने मी गीतेचे गंभीर अर्थाने भरलेले श्लोक स्पष्ट रीतीने व्याख्यान करून सांगेन असे ज्ञानदेव म्हणतात तरी अध्याय पंधरावा श्रीकृष्णे तर पंधराव्या अध्यायात श्री कृष्णाने त्या अर्जुनाला शास्त्रांचा संपूर्ण सिद्धांत सांगितलं जे वृक्ष रूपक परिभाषा केले उपाधिरूप अशेषा सद्वैद्ये जैसे दोष अंगलिना कारण की देवानी वृक्षरूपकाच्या परिभाषेने संपूर्ण कार्यकारण उपाधीचे स्वरूप सांगितले ते कसे तर अंगात गुप्त असलेल्या सर्व दोषांना जसा चांगला वैद्य स्पष्ट रूपाने सांगतो तसे आणि कुटस्तू जो अक्षरू दावीला पुरुष प्रकारू तेने उपहिता हि आकारू आणि कूटस्थ म्हणजे मायारूप उपाधीचा आश्रय करून राहणारा अक्षर म्हणून जो पुरुषाचा प्रकार दाखवला त्या योगाने उपहित चैतन्य देखील क्षर आणि अक्षर अशा दोन्ही प्रकारे स्पष्ट दाखवले पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुनिमिश दाविले चोख आत्मत नंतर उत्तम पुरुष या शब्दाचे निमित्त करून शुद्ध आत्मतव दाखवले आत्मविषयी आतुवट साधन जे अंग जट ज्ञान हेही स्पष्ट चावळला आत्म्याविषयी म्हणजे आत्मप्राप्ती विषयी अंतरंग बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट सांगितले म्हणून अध्यायी निरुप्य नुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहोलाहना म्हणून या अध्यायात सांगण्यास योग्य असे काही राहिले नाही आता गुरु व शिष्य या दोघांना प्रेमाची याप्रमाणे या, या विषयाविषयी असंख्य ज्ञाते लोकांची पुरी समजूत पडली परंतु त्यांच्याहून इतर जे मोक्षाची इच्छा करणारे होते त्यांची ह्या विषयीची इच्छा जास्तच वाढली त्या मज पुरुषोत्तम ज्ञाने भेटे जो सुवर्म तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची ही हे मन्मज्ञ अर्जुना त्या मला पुरुषोत्तमला ज्ञानाने जो भेटतो म्हणजे ऐक्याला पाहतो तोच सर्वज्ञ आहे व भक्तीची सीमा तोच आहे ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानची बहुतेके वाटच्या श्लोकात त्रैलोक्याचे स्वामी भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे बोलले त्या प्रसंगी त्यांनी आनंदाने पुष्काचे ज्ञानाचे वर्णन केले भरुनी प्रपंचाचा घोटू की जे दे देखता याची देखता द्रष्टु आनंद साम्राज्य पाटू बांधी जीवा हे ज्ञान सर्व संसाराचा निराश करून पाहता पाहता पाहणाऱ्याच्या जीवालाच त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देते व त्या जीवास सुखाच्या साम्राज्यावर पट्टाभिषेक करते येवडे याचा उपावो पानु नाही देवो, हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी प्रपंचा बाध करून जीवाला ब्रम्ह साक्षात करून देणारा ज्ञानाशिवाय एवढ्या सामर्थ्याचा दुसरा उपाय नाहीच हा यथार्थ ज्ञानाचा उपाय सर्व उपायांमध्ये राजा आहे असे देव म्हणाले ऐसे आत्मजिजासे हो आदरे तो वाळिले जीवे म्हणून असे जे आत्मजिजासू होते म्हणजे आत्म्याला जाणण्याची इच्छा करणारे होते त्यांनी संतुष्ट चित्ताने व आदराने त्या ज्ञानावरून आपला जीव ओवाळून टाकला आता आवडी जे थपडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे आता असे आहे कि ज्या वस्तूवर प्रेम जडते तीच वस्तू इतर वस्तूंना मागे सरून वेळोवेळी मनात पुढे पुढे घुसू लागते असा प्रकार होतो प्रेमाची गोष्टच अशी आहे म्हणून जिज्ञासूंचा हो एकंदर मुमोक्षपर्य रहित अनुभव आला नाही तो पर्यंत ते ज्ञान कसे प्राप्त होईल व प्राप्त झालेल्या ज्ञानाचे संरक्षण कशाने घडेल अशा विषयी त्यांच्या मनात वारंवार विचार घोटाळत असणे हे स्वाभाविकच आहे म्हणून त्याची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधिन झाली या घडेल यवी म्हणून तेच यथार्थ ज्ञान कशाने हस्तगत होईल व हस्तगत झाल्यावर त्याच्या वाढण्याचा प्रयत्न कसा घडेल का उपजोची जे न लाहेू ये ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे, हे जाणावे कि अथवा जे ज्ञानास उत्पन्नच होऊ देत नाही अथवा ज्ञान उत्पन्न झाले असता जे ज्ञानाला भलत्या मार्गात घालते असे ज्ञानाच्या विरुद्ध काय आहे हे समजले पाहिजे मग जाणतयाची वाट वाहती करू ज्ञान ही तर विचारू सर्व भावे मग ज्ञानाला जे विरुद्ध असेल त्याची वाट मोकळी करून देऊ म्हणजे त्यास घालवून देऊ वजे जे ज्ञानाला अनुकूल असेल त्याचा सर्व भावाने विचार करू ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजते असे चित्ती तो पुरवा वया लक्ष्मी जेल अशी तुम्ही सर्व जिज्ञासून जी इच्छा मनात धरली आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता देव आता या अध्यायात बोलतील असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानासी सुजन्म जोडे आपली विश्रांती ही वरी वाढे जे संपत्तीचे पवडे सांगी जेल दैवी जिच्या योगाने ज्ञान चांगले उत्पन्न होईल शिवाय आपली विश्रांती हि जिच्या योगाने वाढेल अशी जी दैवी संपत्ती त्या दैवी संपत्तीचे वर्णन देवाकडून सांगण्यात येईल आणि ज्ञानाचे नि कामाकारे जे राग द्वेषाशी देथारे ती आसुरी ये घोरे करील रूप आणि ज्ञानाचे काम काढून म्हणजे ज्ञानाला नाहीसे करून जी आसुरी संपत्ती राग बद्वेष आश्रय देते त्या भयंकर आसुरी संपत्तीचे स्वरूप हि देव सांगे सहज इष्टानिष्ठा करी उभारणी केली होती इष्टानिष्ट करणे हे स्वभावत यांचं कौतुक आहे अशा या दोघी जे दैव व आसुरी संपत्ती आहेत यांची मांडणी नवव्या अध्यायात श्लोक तेरा मध्ये केली होती तेथ साऊ म घे तव वया आन प्रस्तावो, तरी तया प्रसंगे आता देव निरूपित असे त्या नव्या अध्यायातच त्यांचा विस्तार प्रत्यक्ष करावयास पाहिजे होता तो तितक्या दुसरा प्रसंग प्राप्त झाला तर आता प्रसंगानुसार देव त्याचे म्हणजे दैवी व असुरी संपत्तीचे व्याख्यान करीत आहेत या निरूपणाचे निनावे अध्याय पद सोळावे लावणी पाहता जाणावे मागील वरी मागील क्रमाप्रमाणे संख्या पाहता हे निरूपण म्हणजे सोळावा अध्याय समजावा परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती इयाची दोन्ही परंतु ते आता राहू दे अनिष्ट करण्याचे कामे सांगितलेल्या याच दोन संपत्ती समर्थ आहेत आधीत व दैवी संपत्ती ऐका जी मुमुक्षुना आत्मस्वरूपाच्या मार्गाने पोहोचवणारी व जी मोहरूप रात्री धर्मार्थ लावलेला दिवा आहे ती दैवी संपत्ती प्रथम ऐका जेथ एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ ये की संपादी जती ते लोकी संपत्ती म्हणजे जेथे एकमेकाला पोसणारे असे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी मिळवले जातात त्याला या अशा पदार्थ समूहाला लोकात संपत्ती असं म्हटलं जात तो दैवी सुख संभवी तेथ दैव गुण एकोपजीवी जा दैवी संपत्ती हे ती दैवी संपत्ती सुखाला उत्पन्न करणारी आहे व सर्व दैवी गुणांना ही एकच निर्वाहाचे साधन आहे म्हणून हिला दैवी संपत्ती म्हटलेली आहे